स्कंद बारावा अध्याय आठवा देवांचा गर्वपरिहार हे भगवान हे सर्व धर्मज्ञ शक्तीची उपासना सांगितली आहे त्रिकाल संध्या आणि इतर उपासना नित्या असताना द्विज दुसऱ्या देवांची उपासना का करतात कोणी विष्णू भक्त कोणी गणपती भक्त कोणी कापाली चिनमार्ग अवलंबणारे वल्कलधारी दिगंबर बौद्ध चारवाक वगैरे लोक वेदावर श्रद्धा नसलेले दिसून येतात हे ब्रह्मन याचे कारण काय तार्किक पंडित वेदशास्त्रही आपल्या कल्याणाची इच्छा सर्वच करीत असतात आपण मणिद्वीपाविषयी सांगितले पण ते स्थान कसे आहे हे मला सांगा व्यास म्हणाले हे राजा तू उत्तम आणि समयोचित प्रश्न विचारलास तुझी वेदांवर श्रद्धा आहे पूर्वी मदोन्मत्रेशक्तीच्या कृपेमुळे जगाचा लय करणारे युद्ध जिंकले दैत्य पाताळात गेले तेव्हा देव अभिमानाने आपल्या पराक्रमाचे स्वतःच वर्णन करू लागले अहो आम्ही इतके श्रेष्ठ असताना आमचा जय का होणार नाही आम्ही सृष्टी स्थिती लय करतो मग त्या दैत्यांची काय कथा का ते शक्तीचा प्रभाव जगदंबा ते, ते हस्तपादरहित असे अपूर्व ध्यान देव आश्चर्युक्त झाले हे काय आहे असे विचारू लागले हे दैत्याचे कृत्य असावे अथवा ही मोठी मायाच असावी असा त्यांनी विचार केला त्या यक्षाजवळ जाऊन त्याची विचारपूस करावी म्हणून देवेंद्र अग्निला म्हणाला हे अग्नि तूच आमचे मुख आहेस तू जा आणि यक्ष कोण आहे ते विचार अग्निसत्वर त्या यक्षाजवळ गेला तेव्हा यक्षाने विचारले तू कोण आहेस तुझे शौर्य कसे आहे ते मला सांग तेव्हा अग्नी म्हणाला मी अग्नी असून मलाच जातवेदा म्हणतात मी सर्व विश्व जाळू शकतो ते ऐकून यक्षाने अग्निसमोर एक गवताची काड़ी टाकली तुझी एवढी दहनशक्ती असेल तर हे गवत जाळ अग्निने ते गवत जळण्याचा खूप प्रयत्न केला पण गवत जळले नाही तेव्हा तो देवाकडे परत गेला त्याने सर्व वृत्तांत देवांना सांगितला तेव्हा देवेंद्राने वायूस तीच कामगिरी सांगितली तो म्हणाला हे वायो तुझ्यामुळे सर्व जग ओले आहे तू सर्वांचा प्राण आणि शक्ती धारण करणारा आहेस तुझ्याशिवाय त्या यक्षास कोणी नाही त्या गौरवयुक्त भाषणाने वायू वेगाने मृदुस्वरती तु किती आहे ते सांग वायुगर्वाने म्हणाला मी मातरिश्वा वायू आहे सर्वांना चलन आणि ग्रहण करण्याची माझ्या शक्ती आहे माझ्या क्रियेमुळे सर्व जग चलन वलन करते ते ऐकून परमतेज म्हणाले हे तृण तुझ्या इच्छेला येईल तिकडेने, ने तेव्हा वायुने त्या गवतास हलवण्यासाठी सर्व शक्ती लावली पण ते हल्ले नाही तेव्हा तोही लज्जित झाला त्याने इंद्राकडे जाऊन सर्व वृत्तांत निवेदन केला तेव्हा खरोखरच असामान्य आणि दारुण यक्ष असावा असा विचार करून सर्व इंद्राला म्हणाले तू देवांचा राजा आहेस म्हणून तूच आता त्याला समजून घे तेव्हा ते इंद्र गर्वाने त्या यक्षाजवळ गेला त्याच वेळी इंद्रा समक्ष ते दिव्य ते भाषण करायला न मिळाल्यामुळे इंद्र लज्जित झाला तो स्वतःला तुच्छ लेखू लागला त्याने विचार केला आता देवसभेत जाऊन देवाना काय सांगावे त्यापेक्षा देहत्याग केलेला बरा कारण मान हे श्रेष्ठ धन होय तो नष्ट होण्यापेक्षा देह टाकलेला बरा असा विचार करून गर्वरहित झालेला इंद्र तेथेच राहू लागला तो ईश्वरास शरण गेला तेव्हा आकाशवाणी झाली हे इंद्रा माया बीज मंत्राचा जप कर आणि सुखी हो ते ऐकून इंद्राने निराहार राहून एक लक्ष माया बीज मंत्राचा जप केला तेव्हा चैत्र नवमीस मध्यान्ह समी पूर्वीचे तेज त्याच ठिकाणी प्रकट झाले त्या तेजोमंडलात नवयौवना जास्वंदीच्या फुलाप्रमाणे कांती असलेली चंद्राप्रमाणे तेजस्वी वस्त्रातून स्तनद्वय व्यक्त होत होते अशी चतुर्भुज पाश अंकुश अभय वरदांनी युक्त रमणीय कोमल कल्याणरूप इष्टदाई, सर्वांची जननी विविध अलंकारांनी मंडित त्रिनेत्रा केसात मोगऱ्याची पुष्पे मांडलेली आहेत अशी प्रसन्नमुखी मदनाप्रमाणे सुंदर रक्त वस्त्र परिधान केलेली रक्त रक्तचंदनाची उटी लावलेली अशी करुणा करुणामूर्ती सर्व कारणांचे कारण असलेली शिवा उमा या नाव्याने विख्यात असलेली देवी इंद्राने पाहिली त्यावेळी इंद्र सदगदित झाला त्याने जगदीश्वरीला प्रणाम केला भक्तीमुळे तो नतमस्तक झाला होता इंद्राने तिची विविध स्तोत्रांनी स्तुती केली तो म्हणाला हे रूप कोणाचे आहे हे सुंदरी तू येथे का आलीस इंद्राचे बोलणे ऐकून ती करुणादेवी म्हणाली हे सर्व माझे स्वरूप आहे तेच सर्व साक्षी, उपद्रव शून्य आहे सर्व वेद ज्या पदांचे वर्णन करतात तपे ज्यांचा निर्देश करतात ते पद आता तुला सांगते ओम हे एकाक्षरी ब्रह्म आहे तेच हिमय हि दोन बीज म्हणजे माझा मंत्रच आहेत करण मीच माया आणि ब्रह्म या दोन भागांनी युक्त असे जग निर्माण करते त्यातील एक भाग सच्चितानंद रूप आहे दुसरा माया प्रकृती असा आहे माया ही श्रेष्ठ शक्ती असून मीच ती मायायुक्त देवी आहे चंद्राच्या चांदण्याप्रमाणे माझी शक्ती अभिन्न आहे सर्व जगाचा लय होतो तेव्हा ही मदरूप होते पुन्हा प्राणांचा परिपाक झाला म्हणजे ती आपले रूप व्यक्त करते अंतर्मुख अवस्थेलाच माया म्हणतात बहिरमुख होऊन कार्य करणाऱ्या मायेस तम म्हणतात बहिरमुख तम मायेपासून सत्वाची निर्मिती होते रजो गुण ही सृष्टीच्या आरंभकालीच उत्पन्न होतो ब्रह्मा विष्णु, महेश्वर हे त्रिगुणात्मक आहेत हे सुरेश्वरा ब्रह्मदेव स्थूल देह आणि रुद्र कारण शरीर होय तुरीवस्था ही मीच आहे तीन गुणांची साम्यावस्था ही माझी उपाधी आहे त्यापुढे परब्रह्म आहे तेच रूपरहित माझे स्वरूप होय माझे रूप सद्गुण आणि निर्गुण असे दोन प्रकारचे आहे मायारहित रूप म्हणजे निर्गुण आणि मायेसह रूप म्हणजे सद्गुण होय अशी मी जग उत्पन्न करणारी माया असून मी सर्व प्राण्यांना कर्माची प्रेरणा देते माझ्या भीतीने वारा वाहतो सूर्य अंतरिक्षात गमन करतो इंद्र अग्निमृत्यू वगैरे सर्व जण आपली कामे करतात म्हणून मला सर्वोत्तम केव्हा देवांचा तर केव्हा दैत्यांचा जय मीच कर्मानुरोधाने करते पण अशा देवीस तुम्ही विसरलात आणि अहंकारी झाला मोहामुळे तुमचा विवेक आच्छादित झाला म्हणून तुमचे कल्याण व्हावे या हेतूने मी तुमच्यावरील तेव्हा ती मूल प्रकृती देवी तत्काल गुप्त झाली इकडे देव ही गर्वाचा त्याग करून भगवतीची सेवा करू लागले तिन्ही संध्यासमयी ते गायत्री जप करू लागले अशा प्रकारे सत्ते युगा गायत्री जपात तत्पर लगले। ओंकार ही कुछ संग्रमा विष्णु शंकर यांचा उपासने की दीक्षा नित्य नहीं पा गायत्री उपासना मात्र वेदोक्त नित्य है तिचावासून अधपात हो पण गायत्री उपासना मात्र वेदोक्त आणि नित्य आहे तिच्या वाचून अधपात होतो गायत्री उपासनेमुळे ब्राह्मण कृतकृत्य होतो त्याला इतर कसलीही अपेक्षा नसते गायत्री मंत्रात ताद्यातनं पावलेला द्विज मुक्त होतो मग मुक तो अन्य उपासना करो वा न करो असे मनूने स्वतःच म्हटले आहे अशा गायत्री सोडून जो एकचित्ताने विष्णूची किंवा शिवाची उपासना करील तो नरकास जाईल हे राजा पहिल्या युगत सर्व ब्राह्मण श्रेष्ठ गायत्री जप तल्लीन होतेमलीग्रध्या होते. समाप्त